जनाभा भगवंता भगवंता हृदया हृदया केला खाना आज विठल को शब्दे केली लिए जवाजोड़ी विठल पाई ठोके बेड़ी आता जम आल कसा जी एक प्रसंग साम तुम्हें अपने बिलव मंगल नावाचे कृष्णातेरी राहणारे भगवत भक्तवर का नंतर ते पुढे उत्तरेमध्ये गेले पूर्वायुष्यामध्ये अत्यंत विषयी अत्यंत विषयी मध्ये दिवस चाललेले आहेत विषयभोगामध्ये दिवस चाललेले आहेत पण काय पूर्वजन्मीचं थोडंसं पुण्य असेल ते उदयाला आलं आणि मनाशी विचार आला अरे आपल्याला सोन्यासारखा नरदेह मिळाला आणि तो आपण असा हा विषयभोगामध्ये वाया घालवते हे काय योग्य नाही आणि आजपास संयसृत्ती रहा परित्यागला पर्णकुटी मधे राहन भगवत गुणानुवादा मे कालक्रमण कराया महाराजवास दिवस चाल दिवस चलते एक एक दिवस चलने लिवस चल मना विचार भगवंता दर्शन होती कालक्रमण सुरूले है भगो भगवत चिंतनामध्ये दिवस चालले पण झालं काय माग मागचं काही थोडस पापही असेल ते ऐन वेळेला उद्भूत झालं आणि एक दिवस मनामध्ये असा विचार आला काय केलं त्यानी एका सौंदर्यवतीचं रूप निहाळण्यासाठी म्हणून तिच्या मागून निघालेत बराच अंतर गेलं तस थोडासा पुन्हा विवेक जागा झाला आणि मनाशी विचार आला अरे आपण ठरवलं तर काय आणि हे करतोय काय सन्यास्तवृत्ती रहांठन वाहवत निगलो अपाला ज्यादा इंद्रिया वाहवत निक्षा के लिए पाजे अचार आला और का दिन सणसणित बाभ से काटे घोन डोले फोड़न घस पुर्णकुटी में राहले भगवद गुणानुवादा मे कालक्रमण सुरूली है महाराज दिवसामागून दिवस चाललेले आहेत उतार वय हो प्राप्त झालेला आहे महाराज मनाशी विचार येतोय प्रभू न अजून दर्शन दिलं नाही प्रभू न अजून दर्शन दिलं नाही आजचा दिवस वाया मनाशी विचार येतोय हा प्रभू केव्हा दर्शन देतोय काय सांगता येत नाही मनात ठरवलं नाही म्हणाले आता थेट वृंदावनामध्ये जायचं थे। आणि भगवंताच दर्शन झाल्याशिवाय पाऊल थांबवायचं नाही इथन जे निघायचं ते थेट वृंदावनात जायचं म आणि प्रणकुटी ज्यादा बाहर आणि भ्रवंती सुरू होली महाराज अगंती कसली दिशा ही नवंती है लक्ष्य घया डोले फुटले अंध है दोनों डोया नहीं है निड़त निघाल से एक क्षणिक अभी परिस्थिति निर्माण चार सह जर पावल गेली अक्षरश हजार फूट खोल खा दूरी होती महाराज धत नहीं ऊल थाम दे पड़े का देह जोड़े बस अशा दृढ़ निश्चया ने निले मैं अपने सामतो हाथ परिस्थिति भगवंता राहुल नहीं बर का थोड़ा हजार फूट खोल घरी है भगवंता राहुल नहीं है भगवंता ने वेश पालटला गुराख्या रूपा मे धावत धावत धावत जवन भगवान लक्षा घया भक्ता है बरका अपने सामतो भगवंताग धावे लाखों भक्त है परंतु भगवान जग धावता का भगवान धावत गेले हाथाला धरन ओढ़ल मग ये आ नया मनाले कुछ निगा मराया कुठे निगा मरायला, मरायला। संगत भगवंता तो स्पर्श का बिलव मंगला जाणला कुना भगवंताने असा हात धरला तिच्यावर भगवंताच्या हातावर आपला हात ठेवतात आणि म्हणतात मरायला नाही रे निघालो तुझ्याच दर्शनाला निघालोय म्हणाले <laughs> भगवान म्हणतात अरे माझं कसलं दर्शन घेतोय मी घुराय घे म्हणाले माझं कसलं दर्शन घेतोस बिलोमंगलाने हात धरलेला तसाच जरा आणखी पकड मजबूत केली आणि म्हणाले मला ठोकाय आहे म्हणाले अरे आजपर्यंत तू असं भल्या भल्यानं भल्या फसवलेस म्हणाले मी आपल्याला सांगतो भगवंताला त्याने ओळखला हात असा खट्टा धरला भगवंताचा चेहरा पडला का याने आपल्याला ओळखलं म्हणून चेहरा पडला बिलोमंगलाने धरलेला हात भगवंताने हिसका मारून सोडून घेतला आणि असे बाजूला जाऊन उभारले अंध आहेत बिलवमंगल दिसत नाही महाराज असं असं बघितलं त्याने कुड़ नहीं है बगित नर तसे उभार लेलेगा अरे, अरे हाथ छान प्रभु जात है दुर्बल जानत मोही यदि हृदय से जाओगे सबल कर अरे मी तर है। माजा तो बोलून चलो दुबड़ा मनुष्य मजा हतान तू हाथ हिसकुन घजूला गला तो कई विशेष नहीं मनाली तुझा अंगात कामक हृदय कपट में बाहर जाऊन दाखो तू कपाट इतक मजबूत है यहा कपाटा उपयोगिक वर्णन करता हृदय नेत्र आतयरूपी कपाटा मधेला ज्यादा द्वारा मार्फत आत घो कवाड़ बंद करो यगवंता सगळ्या गोटिकांच्या बरोबर क्रीडा केलेली आहे भागवतकाराने असं वर्णन केलेलं आहे तिथे जितक्या गोटिका होत्या तितकी पृथक रूप भगवंतांनी घेतलेली आहेत आणि एक गोपी एक कृष्ण एक गोपी एक कृष्ण एक गोपी एक कृष्ण आणि फेर धरला बघा रास प्रारंभ झालेला आहे महाराज साऱ्या स्वर्गस्थ देवता ते तो आनंदाचा प्रसंग बघण्यासाठी आल्या महाराज आजची रांगोळी ती आहे आजची रांगोळी ती आहे आजची रांगोळी तशीच आहे सप्ताह करता व्यवस्थापक संयोजक कार्यकर्त्या अक्षरशाह इतक व्यवधान है कि आज काय काय रहा है, काय आहे, का सग पूर्वतरी कर सगे दह कार्ट रंगो आर का लक्षा दिया सी व्यवस्था फार अगर मुनापासन गो हा संग बह सैता आएगा भगवान शंकर आले त्यांना असं वाटलं म्हणे की या फेरामध्ये आपणही जावं म्हणून भगवान शंकर निघाले त्या फेरामध्ये ते त्यांना कोणी सांगितलं नो म्हणाले ओनली ले। मॅस भगवान शंकर विचारतायत साडे नेसली तर चालतंय काय चालतंय म्हणाले भगवान शंकर साडे नेसिरे महाराज लक्षात घ्या पहिल्यांदा म्हणे त्या फेराच्या मध्यभागी राधाकृष्णाची एक जोडी नाचत होती महाराज आता भगवान शंकर बार भगवंता ने महादेवा राधा कृष्णा जोड़ी बी भगवान शंकर जोड़ी नो भगवत फलश्रुति इत सी हापंचाध्यायी च जो नित्य श्रवण पठन मनन करे भगवंता पराभक्ति प्राप्त हो हृदयातील कामरूपी रोगाचा ोग नाश हो फल मध्य के करू ठीक है कि 15 मिनट ठीक है मत चार पस्तीस पंद्रह मिनट करू पुंडलीकव हरिविठ्ठल पावती मते हर हर महादेव गीता स्मरण जय राम हरये ये हरये हर ये नम हर ये नम श्री कृष्ण हरे हरे हरे हरे राम राम राम जरा लक्ष द्या भजना भजन सुरू झालेलं आहे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे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 पुंडलीकव हरिविठ्ठल पते हर हर महादेव सीताकास्मरण जय जय राम हरए नमः, हरएे नम हरएे नम हर श्री शुकाचार्य महाराज की जय श्रीवृंदवनचंद्रकी जय जय जय भगवतम प्रभो नारायण वासुदेव श्री हरि पुरी जय श्री कृष्णा मुझे ऐसा आदेश हुआ कि मैं आपको मेरे आश्रम की गतिविधियों के बारे में कुछ बता दू इस आश्रम से मुझे जुड़े हुए ग्यारह वर्ष हो गए हैं और जब मैं सबसे पहले 98 में आया तो मुझे एक बिस्तर किराया से लेके और एक बाल्टी का किराया रोज का पाच रुपये देखील मेळा प्रारंभ जी महाराज की अशी कृपा स्वामी कल्याण देव जी का आशीर्वाद मिळा तो आज जो भी शासन में सुविधा उपलब्ध है वो सग इन दस सालों का प्रस है गुरुदेव की कृपा रही सुखदेवजी महाराज की अशी कृपा रही की जिस जो चीज मांगी वली अब एक्टिंग में इस आश्रम में किसी बात की कोई कमी नहीं है अभी हमने एक दिसंबर दो हजार से अंध क्षेत्र चालू किया है वो अंध में क्योंकि यहां यात्री आकर के भोजन के लिए पहले बड़ी समस्या रहती थी हमारे दिमाग में बड़ी शर्म से महसूस में करता था यह चाहे तो पिला रहा हूं भोजन की मंगवाड़ नहीं कर रहा हूं आज आदमी बहुत दूर से आ रहा है एक हजार किलोमीटर से आ रहा कोई दो किलोमीटर से आ रहा है और मैं बड़े धन संकट में रहता कभी उनको हमारी कैंटीन बता देता कभी जो संभव होता तो हम यहां बड़ी मुश्किल से भोजन कराने के प्रयास करते सुखदेव जी की प्रेरणा से हमने ये अनुक्ष जो चालू किया है उसमें हमने दो तरह के सदस्य रखे हैं ग्यारह सौ में साधारण सदस्य और इक्यान सौ में आजीवन सदस्य आजीवन सदस्य का रुपया सीधा बैंक में जाके एफ बनेगी और उसके ब्याजिश से जो आमदनी होगी उससे अनुशेत्र चलेगा हमारा लक्ष्य इसमें एक करोड़ रुपए इकट्ठे करने का है करीब पैतालीस लाख रुपये इकट्ठे हो गए हैं और आगे भी भी हो हो रहे हैं, जा रहे हैं हैं जा आज भी और आ करके मेंबर बन गए तो इसके गेस बनने के मैं आप अपील करूंगा अगर आप साल, दो सल बाहेो हजार मेंबर के बा रुपया इकटा करण्याची इच्छा नाही है आपण करे विचार करे इसके सदस्य बनने का प्रयास करें जिसके पास साथमे रुपये नहीं है वो भी घर सकता है ऐसा नहीं है ऐसा आप आज ही जाद कटा लो ऐसी कोई ज़रूरी नहीं है आप घर जाकर रुपये भेट दगे तो आपल्या कुछ नाही करा क्योंकि और हमारे आश्रम में अब कोई कमी नहीं है आप भक्त लोगों की वजह से ही ये इतना बड़ा जो व्यवस्था हुई है यह सब सुखदेव जी और आप लोगों के सहयोग की ही कृपा है कि आज जो भी कथा आ रही है उनको रहना खेलना भोजन यह सब व्यवस्थाएं हम निःशुल्क देने की स्थिति में आप लोगों के सहयोग से तो इस पुण्य में आप भी भागीदार बने और जो जैसी श्रद्धा है से सदस्य बने और अगर कोई ग्यारह भी दे, दे सकता है तो कम भी दे सकता है ऐसा नहीं लगभग ग्यारह सौ से कम नहीं लेंगे ऐसा कोई नहीं कोई आदमी सौ रुपये भी दे जिसकी सुविधा है कोई ज्यादा देना चाहे तो ज्यादा दे और यही मेरी आप लोगों से प्राप्त है कि आप इसको समझ लें ऐसे तो हमारे यहाँ विद्यालय भी चल रहा है गौशाला भी चल रही है हॉस्पिटल भी चल रहा है पर इन सब खातों में पैसों की आवश्यकता नहीं है जो मुझे पैसे की आवश्यकता सिर्फ अन्य में है अभी और वो भी जब पूर्ति हो जाएगी तो मैं उस समय आपको हाथ जोड़ दूंगा मुझे इस खाते में पैसे की आवश्यकता नहीं है तो आप लोग अपना मनन करे विचार करें और जो जो भी जैसी श्रद्धा हो उस ढंग के अपने तरीके से इस को करें, इसी के साथ आपल्या तरी चे आसन विठल पार्वती पते हर हर महादेव सीता कामरण जय जय हर हर हर जय नम हर शिवाच की जय श्री वृंदावन चंद्र नारायण नारद महर्षी कंसाकडे आलेली आणि कंसाला सांगतात कंसाजीराव आम्ही आतल्या गोटातनं बातमी काढून आलेलो आहोत काय तर तो जो नंदाकडचा कृष्ण आहे ना तो अहो वसूल्यावाचा मुलगा तो त्याने तिकडं नेऊन त्याला ठेवला हे ऐकल्यानंतर कंस संतप्त झालेला आहे ठारा म्हणाला वसुदेवाला नारद महर्षी म्हणून सांगतायत असं करू नको म्हणाले त्यांना कैदेत घाल म्हणजे त्यांच्या सुटकेच्या निमित्तानं का होईना ते रामकृष्ण इकडे येतील म्हणाले ते त्याला पटलं वसुदेव देव किनार कैदेमध्ये घातलेलं आहे बंदीखाद्यात आणि नारद महर्षीने सांगितलं की म्हणाले हे बघ तुझ्याकडे काय अरे पोचलेले पैलवान इतके आहेत काहीतरी निमित्त काड़, काहीतरी खेळांचे सामने मैदानी आणि मर्दानी हा असे सामने भरवायचे मुळे म्हणाले तुझ्याकडे काय पोषक पहिलवान आहेत त्याला ते फुटल त्यानं धनुर्यगाचा बेत ठरवला आणि अक्रूराला सांगितलं रामकृष्णानं जाऊन आमंत्रण ये म्हणाल त्या अक्रूराला सुद्धा त्यानं सगळा बेत सांगितला अक्रूर म्हणाला ठीक आहे मी जातो म्हणाला फक्त एवढंच की मनुष्य जे सगळं ठरवतो तसच सगळं घडतं असं नाही संपलं बस अक्रूर गोकुळामध्ये आलेले भगवंताच्या पावलांचे ठसे बघितले त्यांनी ते त्यांच्या लक्षात आलं की भगवान या दिशेला गेलं म्हणजे आपल्याला गाठ पडतील गोठ्याजवळ रामकृष्णांच्या मूर्ती दिसल्या अक्रूराने नमस्कार घातलेला महाराज रामकृष्णाने त्यांना प्रेमानं आदरानं उठवलेलं आहे हाताला धरून वाड्यामध्ये नेहलेला आहे नंदांची आणि त्यांची गाठ पडलेली आहे नंदाने अक्रूरांना खुशाली विचारली आणि बरोबर म्हणतात काय की अरे तुमची खुशाली विचारायची म्हणजे अं खटकाजवळच्या मेंढराना खु खुशाली प्रकार आहे म्हणाले दुसरं काय नाही का, का? तर यानं आपल्या बहिणीची सहा मुलं मारली कमसानं अक्रूरानं सगळा बेत सांगितला आणि रामकृष्णांना आमंत्रण आहे असंही सांगितलं रामकृष्णांना म्हणाल तुम्हाला बोलवलेलं आहे तिकडं रामकृष्णाने जायचं ठरवलेलं आहे रात्री अक्रोराचा मुक्काम झाला सकाळ उठल्यानंतर रथ जुंपलेले आहेत भगवान गोकुळ सोडून जाणार ही बातमी पसरली जशी गोकुळामध्ये तशा सगळ्या गोपिका जमल्या आहेत आणि शोक करायला लागलेल्या आहेत भगवंत भगवान, भगवान निघाले एका रथामध्ये भगवान राम बलराम आणि अक्रूर असे बसलेले नंदादी गोप आपापल्या रथामध्ये बसलेले आहेत भगवंताचे सौगडी तेही रथातल्या निरनिराळे बसलेले आहेत तर ह्या रथाला या सगळ्या रथा गोपिका आडव्या आलेल्या आहेत त्यांना शेवटी सांगितलं की माझं काम झाल्यानंतर मी परत गोकुळामध्ये येईन या गोपिका धाय मोकलून रडायला लागलेल्या आहेत भगवंताने सांगितलं मी परत येईन असं म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी वाट दिलेली आहे आणि भगवंताचा रथ निहा निघाला निघाला निघाला तो यमुनेच्या तीरावर आलेला आहे माध्यान्नाची वेळ आहे अक्रूर म्हणतात जर माझं माध्यान्न स्नान व्हायचंय मी करतो तुम्ही करणार आहे का म्हणाले भगवंताने सांगितलं आम्ही काय करणार नाही तुम्ही करून या म्हणाले रथामध्ये हे दोघ जण बसलेले आहेत रामकृष्ण अक्रूर यमुने यमुनेवर स्नाने स्नानासाठी गेलेत पाण्यामध्ये बुडी मारली मात्र तर त्यांना आत पाण्यामध्ये रामकृष्णांचं दर्शन झालं मनाशी विचार करतायत अरे हे तर आता आपण स्नान करणार नाही म्हणाल ते आणि केव्हा पाण्यात केव्हा आले आपल्या आधी असं म्हणून पाण्याच्या वर येऊन बघतायत रथात रथातही रथा रथा दिसतायत मग आपल्याला पाण्यात काय दिसलं म्हणून पुन्हा एकदा बुडी मारून बघतात तर आत शेषशाही भगवंताची मूर्ती दिसली महाराज विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला ठे नाही उरला ठे नाही उरला अजिब दृष्टी नाही पाहिला विठ्ठलाची चराचरामध्ये हा परमात्मा अनुभव यांना दिलेला आहे यानंतर पुन्हा रथामध्ये बसलेले आहेत आणि मथुरेच्या वेशीवर गेलेले आहेत वेशीवर गेल्यानंतर भगवंतानी सांगितलं म्हणाले अक्रोरा तुम्ही आता गावामध्ये जावा आम्ही गावाबाहेर मुक्काम करणार आहोत कौसाला सांगा तुमच्या आमंत्रणाप्रमाणे हे आलेले आम्ही म्हणाले राजधानी ही मथुरा इतके दिवस नुसती ऐकली ती तर आता प्रत्यक्ष बघणार आहोत आम्ही तुम्ही आपलं तुमच्या कामाला जावा भगवंताची सौगडी सगळे नंदा निगोप सगळे मथुरेच्या बाहेर एका ठिकाणी त्यांनी मुक्काम केलेला आहे मग भगवान मथुरा नगरी बघण्यासाठी म्हणून रामकृष्ण निघाले बरोबर सगळे संगडी आहेत मथुरेच्या काय घालतं इतके दिवस मथुरेतल्या लोकांनी हा श्रीकृष्ण परमात्मा नुसता ऐकला ता तो आज प्रत्यक्ष बघायचा योग आहे महाराज रस्त्यावर गच्च आहे महाराज भगवंताला बघण्यासाठी निघालेत भगवंतावर वाटेत एक पहिल्यांदा परीड गाठ पडला तो परीड जो होता तो कंसाचा परी ठरला हो कंसाचे कपडे सगळे घ्यायचे धुवायचे इस्त्री बिस्त्री करायची गाठोळे नेऊन द्यायचं ते तो तसे कपडे नेऊन द्यायला निघाला आता वाटेत भगवंताची गाठ पडली भगवंताने सांगितलं अहो म्हणाले आमच्याकडे जरा कपडे चांगले घेण्यात आम्ही खेड्यातनं आलो आता शहरातनं फिरायचं म्हणजे जरा चांगले पॉश कपडे पाहिजेत जरा तुमच्याजवळ बरेच कपडे दिसतायत चांगले तर त्यातले आम्हाला द्या म्हणाले तो काय म्हणाला ठेव रानव टानव म्हटला असले हे कंस महाराजांचे कपडे असले कपडे तुमच्या बाबजाद्याने ऐकले ते तरी का बघायचं बाबूलाच ऐकले ते तरी का नुसते उर्मटपणानं बोलतोय म्हटल्यावर भगवंतानी एक थोबाडी मारली त्याचा प्राणच घेतला आता याच्यापुढे दुसरं काय बोलायचं नाही मोडदा बॅस मारला त्याला त्याच्याजवळचं गाठोड सोडलं एक एक एक एक ढगला कंसाचे सगळे डगले होते पेद्या सुदाम्या वडद्या वाकड्या लगड्या सगळ्यांनी एक एक वाटल्या ओ कौ कौश केवढा उंच पोरं सगळी एवढी एवढी त्याने ते ढगले घातले काय केवढं गोंधळ खायला लागलो ते देवा हे कसं काय म्हटले घालायचं कसं काय म्हणले चालायचं कसं काय घालायचं कसं काय अरे गाला म्हटले लुझरची फॅशन आहे घाला लुझरची फॅशन घाला म्हणून सांगितल्या नाही ते घालून आणि केवढे ढगले तुम्हाला सांगतो गमत अशी कौश उंच ही पोरं लहान एक शर्ट घातला की चड्डी घालायचं कामच नाही <laughs> सगळे घातले असे आणि रस्त्यावर निघाले रस्ता लोट निघाले हो सगळे आता किती म्हण मग आता काय करायचं इतक्या एक समोरचा शिंपी आला भगवंतने त्याला विचारला अरे म्हणले हे बघ म्हणाले हे सगळे कपडे घातलेत म्हणाले परंतु फार मोठे म्हणजे जरा कटिंग फिटिंग करून देणार का त्याचं मग देतो की म्हणाला त्यानं सगळ्यांचे कपडे बेत योग्य करून दिले झेगास सगळे घातले कपडे पुढे निघालेत तर एक माळी गाठ पडला त्यानं भगवंताला हार अर्पण केलेला आहे पुढे गेले खुबजा दासी आठ ठिकाणी वाकडी होती म्हण बर का आठ ठिकाणी म्हणजे मराठीतली ई कशी असती एक दोन तीन पहिली नव्हे दुसरी ती किती वाकडी असती तितकी वाक तितक्या ठिकाणी वाकडी होती ती तिने भगवंताला नमस्कार करून उटी अर्पण केलेली आहे ती कंसाची दासी होती कंसाची उटी उगाळायचं काम तिच्याकडे होतं आणि तिच्याकडे का होतं तर ती इतक्या ठिकाणी वाकडी होती की तिला प्रेशर घालून उवाळायला यज तिनं बेताना बेताना त्यामुळे ती उटी अगदी अशी मऊ मुलायम अगदी अशी असायची तिनं ती उटी भगवंताला अर्पण केली भगवान विचार करतात त्याच्यावर आता अनुग्रह करावा म्हणून त्यांनी केलं काय तरी तिच्या चवड्यावर पाय दिला आणि इथं अनवटीच्या इथं धरून असा झटका एक दिला सरळ झाली सुरू झाली वास एकदम प्रश्न नाही झालं तिथनं भगवान निघाले निघाले आले आले कुठं तर हा धनुर्यागाचा मंडप जो घातलेला होता जिथं त्या धनुष्याची पूजा करून ठेवली ती तिथं आले त्या धनुष्याच्या पूजा करून ठेवलेल्या धनुष्याच्या रक्षणासाठी सगळे असे कमांडोज हल्लीच्या भाषेत ते सगळे उभे केलेले होते भगवान त्या ठिकाणी आले कुणालाही जुमानलं नाही त्याने सरळ आत गेले हातामध्ये ते धनुष्य घेतलं मागच्या जन्मीचं प्रॅक्टिस होतच मोडायचं काय मोडून टाकलं धनुष्य बस थोडा प्रचंड आवाज झाला हे सगळे लोक भगवंताला मारायला आले बलरामदा होते तिथे सगळ्यांचे मुडदेप वाढले कोणालाही शिल्लक ठेवला नाही हे काम करून भगवान रा, रा, बलराम आणि सौगडी सगळे पुन्हा मथुरेच्या बाहेर कोणामध्ये तिथं मुकामाला गेलेले आहेत रात्री कंसाला भयसूचक अशुभ चिन्ह सगळी व्हायला लागली दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि भगवान आता कुस्त्यांच्या आखाड्याकडं निघालेले आहेत महाराज तो जो मार्ग होता तो असा सुरवातीला अरुंद केलेला होता आणि कंसानं त्याच्याजवळ असलेला जो, असले जो कुवलया पीढ हत्ती त्याच्या महुताला सांगितलं होतं की म्हणाले रामकृष्ण या रस्त्यांना निघाले की त्यांच्या अंगावर हा हत्ती घालायचा आणि इथंच त्यांना खतम करून टाकायचं अहो एवढा प्रचंड हत्ती होता दहा हत्तींचं बळ होतं म्हणे त्याला त्याला दारूबिरू पाजून तयार ठेवलेला होता रामकृष्ण असे त्या मार्गाने निघाले म्हटल्यावर त्यानं डिओल की त्या हत्तीला हत्ती असा पुढं आला आला म्हटल्यावर भगवान सांगतात रे म्हणाले पहिल्यांदा हत्ती बाजूला बाजूला गे नाही तुला आणि त्या हत्तीला आज यमसदनाला पाठवी म्हणाले त्यानं काय ऐकलं नाही तसाच हत्ती पुढं घातला त्यानं भगवंतानी त्या हत्तीला खेळवायला सुरुवात केली महाराज ओटा खालन जात आहेत ती सोंडे खालनं जात आहेत मागण्या पूर्ण हो आणि अरुंद रस्त्या अरुंद तो असा मार्ग भगवान इतके चपळ आणि असं त्याला झुकांडी देऊन पलीकडे गेले की ती धूळ वळायला तरी पाहिजे की हो वेळ खायचं ते भगवान मागच्या बाजूला गेले त्या हत्तीला खेळून खेळून दमवाता त्याची शेपूड धरली दार दार दार दार दार दार मागं दिला सोडून एकदम बघा असा तो तोंडावर पडला त्याचे दोन्ही दात मोडले ते दात घेतले भगवंतानी त्या हत्तीला मारला त्या माहुताला मारला एक दात आपल्या खांद्यावर भगवंतांनी घेतला दुसरा दात बलरामदानी आपल्या खांद्यावर घेतला आणि हे दोघं पुढे गेले आणि तो जो कुस्तीचा आखाडा होता आखाड्यात तिथे गेले आणि प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये जाऊन बसले बस रामकृष्ण या गॅलरीमध्ये येऊन बसलेले आहेत प्रेक्षकांच्या तो चाणूर आला भगवंताकडं आणि सांगायला लागला म्हणाला कंस महाराज आपले राजे आहेत आपण त्यांचे प्रजाजन आहोत कंस महाराजांना कुस्तीचा फार शौक आहे तेव्हा आपण कुस्त्या करायच्या म्हणाल्या भगवान म्हणाल्या बरोबरच आहे आम्ही त्यांची प्रजाजन आहोत त्यांचं मनोरंजन करणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही कुस्त्यांना तयार आहोत फक्त एवढंच की वजनावर कुस्त्याला हवा हो म्हणजे आमच्या जोडीचे भिड असतील ते आम्ही कुस्त्या करायला तयार आहे म्हणाले तो चाणूर काय म्हणतो टोकाय का कृष्णा अरे काय सांगतोय म्हणाला बरोबरीची भिडू द्या बरोबरीची भिडू द्या जवडे जवडे तरी तरी <laughs> काय सांगतोय म्हणालाय हितना आम्ही जेवढ्या जेवढ्या ना गोकुळामध्ये पाठवलं त्यातला एकतरी परत तरी आलाकारे म्हणाले नुसता गियला की तिकडंच येत गत्वा निवर्तन ती गियेला की तिकडच तुझी माझी कुस्ती चाणूर भगवंताला सांगतोय आणि मुष्टिकाची बलरामाची कुस्ती ठरली महाराज ठीक आहे म्हणाले काय करूया कुस्ती मी तांबाराचा घातलेला आहे आणि भगवान आखाड्यामध्ये उतरले बरं का आखाड्यामध्ये उतरलेले भगवान कसे नेसदू ते भागवतकाराने उघर्डन केले मल्लानामश निरनृणा नरवर स्त्री स्मरो मूर्तिमान गोपाना स्वजना असता श्खितीभुजा शास्ता स्वपि शिशु मृत्युर्भोजपतेर्विराड विदुषान तत्परिना वृष्णीनां परदेवते पर तिथो रंग गाग्रज गोपार कृष्ण भगवान की जय एकसात्मक असणारा हा परमात्मा कसा दिसलाय बरं का ऐका मल्लानाम अशनिही तिथं जे मल्ल जमलेले होते त्यानं वाटलं त्याच्याकडे बघितल्यानंतर भगवंताकडे हवे हा साक्षात वज्र राहात बर का असं वाटलं मल्लानाम अशनिही नृणाम नरवरा सर्वसामान्य माणसं जी होती त्यांनी भगवंताकडे बघितलं तर त्यांच्या मनामध्ये अस अरे हा राजबिंडा पुरुष आहे नृणाम नरवरा स्त्री स्मरो मूर्तिमान कुस्त्या बघायला प्रेक्षकांच्या गॅलरीत स्त्रियाही येऊन बसलेल्या होत्या त्यांनी भगवंताकडे बघितलं तर साक्षात मदनाचा सा पुतळा आहे असं दिसला म्हणे स्त्री नाम स्मरू मूर्तिमान गोपानाम स्वजन सगळे बालगोपाळ भगवंताचे सौंगडी आलेले होते आणि त्यांना असं वाटलं अरे आपलं पुतण्या हा बघा गोपानाम स्वजन प्रसता क्षितिभुजन दुष्ट राजे जे होते त्यांना असं वाटलं की शास्ता अरे हा शासन करतोय रे बाबा स्वपित्रो शिशू जी वडीलधरी माणसं होती त्यांनी भगवंताकडे बघितलं त्यांच्या मना मनामध्ये वासल्य निर्माण झालं महाराज मृत्यूर भोजपतेर विराड विदुषाम तो भोजपते तो येऊन बसला जा त्याच आसन वरती केलेलं होतं बरं का वरती म्हणजे किती त्याच्या आसनावर वर जायला छप्पन पायऱ्या चढून जायला लागत होतो इतकं उंच केलं म्हणजे तितन तो बघत होता त्याच्याकडं भगवंताकडं तर त्यानं बघितलं तर त्याला वाटलं की अरे हा साक्षात यमधर्म अरे बाबा मृत्यू मृत्यू रभुजपतेर विराट अविदुष मूर्ख लोक होते वाटलं लो की अरे अरे हा केवढा लठ्ठम विराट अविदुषाम तत्व परम योगिनाम त्याखाणी ठिकाणी आलेले जे सत्पुरुष होते त्यानं असं वाटलं भगवंताकडे बघितल्यानंतर अरे या भगवंताचं या परमात्म्याचं या परब्रम्ह वस्तूचं आपल्या हृदयामध्ये आपण चिंतन करतो ते साक्षात परब्रम्ह आहे तत्व परम्योगिनाम आणि वृषीनाम परदेवते रंग्रज एक रसात्मक असणारा परमात्मा नव रसात्मक कसा दिसला वर्णन केल्यावर का देमल्ला मल्ला रस रौद्र यामध्ये श्लोक सग नौ रसलेख है बार दे मल्ला रस रौद्र अद्भुत नवा श्रृंगार नारी जना गवल्या हास्य गृप वीर करुणा माता पितान च कंसाला भयानकाख्य रस देस मूढ़ाभ्रमे संवक्तिर तो दे गोपाल कृष्ण भगवान की जय का सुरुआत छड्डू ठोकले दोगाने चाणुरा ची भगवंता मुष्टिगा बलरा ची कु कुस्त्या म्हणजे फ्रीस्टाईल कुस्त्या त्यामध्ये अमुक करायचं नाही तमुक करायचं नाही हात असा चढवायचा नाही अमुक काय नाही वाटतेल तसं काय खायचं तुम्ही टीव्हीवर त्या फ्रीस्टाईल कुस्त्या बघितल्या असतील पण त्या खोट्या असतात बरं का त्या काय खऱ्या नसतात ह्या खऱ्या कुस्त्या वाटतील ते करायचं उचलून हापटायचं काय हाताला धरून फिरवायचं काय फिरवून उचलून हापटायचं काय डोक्याला डोकी वडवा गुडघ्याला गुडघे घडवा काय वाटतील ते करा थोबाडीत मारा लाथा घाला काय वाटतेल ते करायचं आणि एक महत्वाची आणखी एक गोष्ट अशी की ह्या कुस्तीला पंच नाही बरं का पंच नाही मग तुम्ही म्हणाल कुस्ती जिंकली कुणी हे कसं ठरवायचं अहो सोपाय जो जिवंत राहील त्याने जिंकली होय मरायचा आहे दुसरा आणि काय वाटेल ते करायचं म्हणजे इतकं तुम्हाला सांगतो की विराटाच्या दरबारामध्ये जीमुताची आणि भीमसेनाची कुस्ती झाली भीमसेनाने त्या झिमूताला पालथा पाडला त्याच्या मानेवर एक पाय दिला कमरेवर एक पाय दिला मागच्या मजूर पालथा पाडून आणि त्याचे पाय धरून असे उलटे उडवून त्याची उलटी घडी घातली जीमुताची कशाला जपतोय सांगा हो असला प्रकार सुरू झाली कुस्ती गुडघ्याला गुडघे आपडतात डोक्याला डोक्या हपडतायत ला, ला, छातीवर लाथा मारतायत उचलून हापडतायत हाताला धरून फिरवतायत भगवंताने विचार केला आता पुरे पणाले किती वेळ खेळवायचं त्या चानुराचे हात धरले आणि असा त्याला वरती फिरवला गार गार गार गार मला वाटतो तू वरतीच मेला अंतराय असा फिरवून त्याला जमीनवर हपटला बॅस गत प्राण झाला त्या बरो बलरामदा विचार करता येत आता आपण तरी कशाला लांबवायचं बॅस अशा दोन थोवाडीत मारल्यामुळे त्याच्या फडाफड रक्त उकून गेला महाराज बोरा संस्कृतमध्ये एक प्रधान अमल्ल निबरहण न्याय असा आहे म्हणजे काय की एखाद्या पैलवाना ना, ना गावातल्या एखादा कुणीतरी असतो प्रत्येक गावामध्ये एखादा गामा गुंगा कोणतरी त्या गावाचा असतो त्याला जर पाडला तर गल्ली गल्लीतली पलवान काही करणारी पूर त्यांना पाडत बसायला लागत नाही तसा प्रकार घडला हे चाणूर आणि मुष्टिका आटपले म्हटल्यावर बाकीचे कशाला थांबतात पळाले पळा पळा कोण पुढे पळे तू हा निघाले ते लहान मुलं एक कोड घालतात बघा एका फांदीवर शंभर पक्षी बसलेले होते त्यातला एक पक्षी बंदुकीनं मारला किती उरले किती उरले शंभर मायनस सगळ्या आवाजानं गेले तसा प्रकार या दोघांचे मुडदे पडल्यावर बाकीचे कशाला थांबतात गेले कोण तो कौस हबकलाय लक्षात घ्या धनुष्य मोडलं धनुर्यागाच दहा हजार हत्तीच बळ असलेलं कोला या पीठ मारला त्या चाणुराला मारला मुष्टिकाला मारला मनात कंस खचलाय बर का या चाणूर मुष्टिकाने मारल्यानंतर भगवंतांनी केलं काय सरळ आखाड्यात जी झेप घेतली मगाशी सांगितलं ना कंसाचं आसन किती उंच केलं तर छप्पन पायऱ्या जवळ जायला लागायचं म्हणे हित मी झेप झेप घेतली ते एकदम वरती गेले भगवान भगवान आपल्या आसनाच्या जवळ आले ते बघितल्यानंतर हातामध्ये ढाल तलवार घेतली कंसानं आणि स्वतःच्या संरक्षणाचा दुबळा प्रयत्न करायला लागला होय काय तरी केलं काय परंतु काय दम नव्हता त्याच्यात मगाशी म्हटलं तसं तो मनानं खचलात आता बस भगवंतानी एक मुस्कळीत मारली त्याची त्याच्या तो त्याचा मूत खाली पाडला आणि त्याची वर्ण शेंडी धरून मग सांगितलं ना छप्पन उंच आसन वर्ण त्याला जे मारून पाडला तो खाल वर्ण खाली, खाली इतकं खाली खोल पाडला आणि भगवंतानी तो खाली उत्ताळा पडलेला असताना त्या छप्पन पायऱ्याच्या आसनावरन त्याच्या छातावर दंड करून मारली महाराज एक बुक्की घातली खलास त्याचा प्राण झाला बोवाय कंसाचे भाऊ वगैरे जे होते ते सगळे आले बलरामदा होते की ते काय केळी खात होते काय सगळ्यांचे मूर्दी पाडले भगवंतांनी बलरामाने असं अंग जरा झटकलं आणि तिथून निघाले ते थेट कारागृहामध्ये गेले बरं काय वसुदेव देवी किंवाकडे लिहिलेले आहेत बंधमुक्त केलेलं त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि क्षमा मागितली सर्व अर्थ देव देव, देव। जनिता हा म्हणाले आपण आम्हाला जन्म दिला आम्ही अपल आजपर्यंत आपली का ही सेवा करू शकल नहींबल आम क्षमा करा अशा तरी क्षमा याचना के लिए क्या उग्रसेना केलेला है और के नंदादी गोपाना निरोप देन आता रामकृष्णा ने वसुदेवदेविकी जवर मथुरे रहा है भागवतकरांनी पुढं वर्णन केलेलं आहे की भगवंताची आणि बलरामांची पुढं मूंज झालेली आहे आणि त्यानंतर एक लौकिकाचा भाग म्हणून एक लौकिक व्यवहार जसा ठरलेला असतो तसं विद्या ग्रहणासाठी म्हणून सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत वर्णन असं केलेलं आहे की केवळ के के चौसष्ट दिवसामध्ये चौदा विद्या चौसष्ट कला आत्मसात की अहो या विद्या सगळ्यात निर्माण केलेल्या बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती असा असणारा परमात्मा पण त्याला एक फक्त ते तेवढं केलं एवढं दाखवायचंच होतं एवढंच बाकी काय नाही त्यानं या सगळ्या विद्या ग्रहण केलेल्या आहेत गुरुजीनं विद्या ग्रहणानंतर नमस्कार केलेला आहे नमस्कार केला आणि गुरुदक्षिणा काय द्यायची म्हणून विचारलं ते म्हणतात की अरे तुमच्यासारखे जर शिष्य मला असतील तर मला काय कमी आहे म्हणाले नाही सुद्धा आपण काहीतरी मागा मग असं त्यांचा एक संधीपणी ऋषींचा एक मुलगा प्रभास क्षेत्रामध्ये बुडून नेलेला होता तर त्याला परत अडून द्यायला सांगितलं आहे भगवंतांनी तो परत आणून दिलेला आहे यानंतर भगवान परत मथुरेमध्ये आलेले आहेत आणि मथुरेत आले तर त्यांना आता गोकुळातल्या लोकांची आठवण झालेली आहे का लक्षात घ्या का आठवण होणार नाही सांगा ज्या लोकांनी भगवंतावर जीवाफार प्रेम केलं त्यांची आठवण का होणार नाही व्यवहारात आपण म्हणतो बघा बाहेर कधी नाही तर बाहेर पडलं तर घरची आठवणी येते तुझी होमसिक म्हणतात हा भगवंताचं झालेलं आहे काय करायचं उद्धवाला बोलवला आणि त्याला सांगितलं उद्धवा माझंही तेवढं काम करायचं काय करायचं तर माझा निरोप घेऊन गोकुळामध्ये जायचं बरं का उद्धवा शांतवन करार त्या गोकुळ ंद यशोदा माता, मज साठी त्यजिल प्राण त्यागुनी प्रपंच फिरती मनी उदास उदासनो राणी रान, त्यजि रड़ती अति दुखितीन जन्मलो ते हु झटले तुटले, कटी खानदी वाहता घटले आटले रक्तदेहा गो कु शांतवन करजा शांतवन मे शांतवन बर का उद्धवा शांतवन करजा त्याग कुजना से पैला कड़व्या नंद यशोद आठवण बर का आता दुसर कड़व्या सोबत्या आठवण आई बाप त्यजुनी बाळे मजसंगे खेळत होती गोडशा शिदोर्या आणुनी आवडीने मजला देती देते रात्रंदिस फिरले मागे दधी गोरस चोरू येते मी तोडून आलो तटका उद्धव मी तसा निष्ठुर आहे रे हाँ? केंसे प्रेमवास मी तटात तोड़ो मी तो आलो तटका तो जीवा लागला चटका मज घटका आठवते जन सेवा शांत वन करोकुवासी जन से आसर कड़वे गोपीकानी आठवण्ली महाराज जिले मजवरती धरुनी ममता आवड़ है लक्षा घया घर या सगै लोक मायापाश तटातट तोड़न ता टाकण अवड़ है या दुस्तम स्वयं मारे पथंजयवा घेजुर्मुकुंद पदवी श्रीजेवी मृग्याम भावत्कार संसाराचे माया पाश त्यांनी पतींची चौकशी केली नाही मुलांची चौकशी केली नाही पती सुलता ग्रहधन त्यजिले मज धरुनी ममत मानिले तुच्छ अपवर्गा अपवर्ग म्हणजे मोक्ष या गोतिकाने माझ्या प्रेमा खातर खा त्याच्या पायी म्हणाले मोक्षाची फिकीर केली नाही महाराज मानले तुच्छ अपवर्गा मज संगे निश्चळ रमत मदत्त चित्त त्या गोपी नेत्रांतरी समत नेत्रांतरी समता याचा अर्थ ठेव का याचा अर्थ असा त्याना जिकडे बघेल तिकडे माझ सोडून दिसत होतो बस दुसरं काही दिसत नेत्रांतरी समत तिळ तुल्य नाही मनी डगल्या दृढ निश्चय धरुनी तगल्या बहुधात्या नसतील जगल्या उद्धवा एखाद्या वेळी त्यांनी प्राण सुद्धा सोडले असतील रे माझ्यासाठी बहुधा जगह भंगले मनोरथवासी जनाधवा शांतवन कर गोकुवासी जना वर तीन कड़व्या तिगानी आठवीण बर का पहल्या कड़व्या नंद यशोद दुसर कड़व्या सौंगडियं और तीसरा कड़व्या गोपिकांचार चौथा कड़व्या भगवान निरोप देता है यांची आठवण झाली आणि निरोप अशी देत आहेत म्हणाले हरी आहे सुखरूप म्हणून भेटता चित्या सांगावे सांग की समजता पुशिले प्रत्युत्तर त्या मागावे या चौथ्या कडव्यात गमत काय सांगतो या चौथ्या कडव्यामध्ये दिलेला जो निरोप आहे तो खरं म्हणजे सगळ्यांनाच सांगायचा आहे म्हणजे नंद यशोदांना सांगायचा आहे सौगड्यांना सांगायचं आहे गोटिकांना सांगायचं आहे हे जरी असलं तरी त्या चौथया कड़व्या पैली ओड़ नंद यशोर अरे तू तिथे गेर माझे आई बाबा विचारती आमचा हरी सुखात है ना तर सांग तो संग बार हरि सुखरूप भेटता चित संग समी सगळ्यांना सांग अरे तुमची कृष्णा आठवण काढत होता प्रत्येकाला सांग बर का सांग की समजता पुशिले प्रत्युत्तर त्या मागावे आणि तुमचा काय निरोप असेल तर तो सुद्धा माझ्याकडे द्या असं सांगून त्यांचे निरोप असले तर घेऊन ये बर का सांग की समजता पुशिले प्रत्युत्तर त्या आणि आता तिसरी ओळ आहे ती गोपिकांच्यासाठी आहे बरं का खरं म्हणजे सगळ्यांच्यासाठी आहे परंतु त्यातल्या त्यात काय कथून या ज्ञानतया सांग की शोकत जावे त्याना ज्ञानाच्या चार गोष्टी सांग बरं का उद्धवा हे कार्य नव्हे तुझे उद्धवा खरं म्हणजे मलाच कसं आकुर्ड होतंय हा निरोप मी तुला देऊन अरे तू केव्हा बृहस्पतीचा शिष्य आहे तू निरोपन्न असणारा तू तु। तुला असला निरोग घेऊन मध्ये पाठवायचं मला सुद्धा कसं तरीच वाटतंय परंतु प्लीज माझ्यासाठी कार्य नव् तुझे जावे वे गुनीश्वर संगे त्यापे ज्ञान जया गो कुलवासी जन से उद्धवा शांत वन करो कुलवासी जन से भगवंता ने उद्धवाला संगित अरे तो गोपिका न चार गोषी संग रे हा उद्धव मनाशी विचार करतोय त्या खेड्यातल्या बायका काय त्यानं ज्ञान करणार परंतु आता भगवंतानं सांगितलंय जाऊन काय सांगायलाच पाहिजे आता काय करणार भगवंतानं सांगितलंय नाही कसं म्हणायचं हा आला गोकुळामध्ये या सगळ्या गोपिका जमलेल्या आहेत त्याच्या मनात आलं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं त्यानं काय यानं काय ज्ञान करणार म्हणतोय तो है? बघूया म्हणाला भगवंताने सांगितलंय यांची पूर्वतयारी किती येते तरी बघूया म्हणून तू काय म्हणते ठो का गोपिकाना हे बघा म्हणाला मी तुम्हाला जरा थोडासा योग सांगतो म्हणाला योग सांगतो योग सांगतो असं गोपिका काय म्हणाल्या म्हणतात का? ठोक आहे अरे उद्धवा तू आम्हाला योग सांगतो म्हणतोय पण सांग रे म्हणाल्या की जीवाचा भ्रमत आली तरी परमात्म्याशी योग असतो रे हा उद्धव जागच्या जागी ओढाला महाराज अरे खेडबळ बायका दिसत आहेत तरुण शहरातल्या बायकांच्या पेक्षा शाळे दिसत आहेत की हो उद्धवा सांग रे अरे जीवाचा भ्रमकाली तरी परमात्मेशी वियोग असतो का आणि तो आम्हाला योग काय सांगतोयस मग त्याला लक्षात आलं अरे भगवंताने आपल्याला सांगितलं ज्ञानाच्या चार गोष्टी सांग म्हणून ते खरं दिसतंय बरं का म्हणा बर जाऊ दे म्हणाला मग आता ज्ञानाच्या चार गोष्टी सांगाव्या असं म्हणून सांगायला लागला आहे हे सर्व खलवेदम ब्रह्म सर्व खलवेदम ब्रह्म त्या गोपिका विचारतायत सर्व खलिदम ब्रह्म इदम म्हणजे काय रे इदम म्हणजे काय हा उद्धव सांगतो इदम म्हणजे ना हे सगळं दिसतंय ना हे बघा डोंगर दर्या नद्या झाडं पशु पक्षी अमुक तमुक हे सगळं जे दिसतंय ना याला इदम म्हणायचं त्या गोपिका विचारत अरे उद्धवा तुला हे दिसतं का रे सगळं काय काय डोंगर दर्या नद्या वृक्ष झाडू पशु पक्षी वगैरे तुला दिसतं का हे सगळं हो दिसतंय की म्हटलं मला ह्याला असं वाटलं ह्या असं का विचारतायत म्हणून त्यानं विचारतोय मला दिसतंय तुम्हाला दिसत नाही का म्हणाला डोंगर झाडं धर्या वगैरे काही दिसत नाही का तुम्हाला त्यांनी उत्तर काय दिलं ठेवय का छे छे आम्हाला काय दिसत नाही म्हणाल्या मग तुम्हाला काय दिसतंय आम्हाला सगळीकडे चाराचारामध्ये कृष्ण परमात्मा दिसतो म्हणाला त्यांचा तो अधिकार बघितला उद्धवानं त्यांच्या पायाशी रस्त्यावर धुळीमध्ये लोह्या अक्षर तुम्हाला त्याला ज्ञानाची घमिंड होती महाराज मी बृहस्पतीचा शिष्य ज्ञान संपन्न मी त्याला उद्धवाला गोकुळात पाठवायचा भगवंताचा हेतू असा होता की अरे निर्व्याज निष्कपट निरतिशय प्रेम ही काय चीज आहे एकदा हस्तिनापुराला पाठवलेला आहे पांडवांचं कुशल वृत्त आणण्यासाठी म्हणून हस्तिनापुराला अक्रूर जाऊन ते कुशल वृत्त आणलेलं आहे आणि त्यांनी भगवंताला सांगितलेलं आहे इथं दशमस्कंध पूर्वार्ध संपलेला आहे आज आपल्याला कथा साडेसहा पर्यंत करूया ना साडेसहापर्यंत कथा करणार आहोत आपण एवढ्या याच्यात धावता उत्तरार्ध आपण बघणार आहे त्यानंतर आपल्याला कीर्तन ऐकायचंय सात वाजता साडेसातलं कीर्तन ऐकाय मध्ये पण थोडी विश्रांती घेऊया <hah> <hansha> असत कंसाच्या स्त्रिया अस्थि आणि प्राप्ती यांनी कंसबुधाचं हे वृत्त आपल्या बापाला म्हणजे जरासंधाला कळवलं जरासंध कंसाचा साचरा कंसा जरासंधाचा जावय कमसोवधाचं वृत्त त्याला कळल्यानंतर त्यानं यादवांचा या सूड घ्यायचा असं ठरवलं आणि केलं काय तर तेवीस अक्षरहिणी सैन्य जमा केलं आणि मथुरेवर स्वारी केली तेवीस अक्षरणी एक अक्षरहिणी म्हणजे किती सांगतो एकवीस हजार आठशे सत्तर रथ एकवीस हजार आठशे एक गुणिले तीन इतकं घोडदळ आणि एकवीस गुणिले पाच इतकं पायदळ या सगळ्यांचं मिळून जेवढं एकत्रीकरण केल्यानंतर सैन्य होईल त्याला एक, एक अक्षवेणी म्हणायचं अस तेवीस अक्षवेणी सैन्य जमवलं त्यानं आणि मथुरेवर स्वारी केलेली भगवान विचार करतायत की आपलं अवतार कार्य काय आहे पवित्र अणय अधुन विनाश दुष्कर्त आहे हे अवतार कार्य आहे तेव्हा म्हणाले जरासंधाला मारावा का सोडावा सोडलेलाच जास्त बरं हो कारण का विनाशाळेचं दुष्कृताम आपलं कार्य आहे मग ह्याला सोडल्यावर काय करेल हा सगळी जगातली हलकट माणसं गोळा करून आणायला आपल्याला उडत हिंडायचं कारण नाही ना ह्याला सोडायचं आपल्याला सांगतो या जरासंधानं मथुरेवर दरवेळेला तेवीस अक्षवेणी सैन्य घेऊन मथुरेवर स्वारी केली प्रत्येक के वेळेला तेवीस अक्षरवेणी सैन्य घेऊन अशा सतरा स्वार्या केल्या परंतु दरवेळेला भगवंतानी त्याचं सैन्य मारायचं आणि हलारिकामा सोडायचं सैन्य मारायचं जरासंधाला सोडायचं अठराव्या व्याखेपेला तो येणार पुन्हा तेवीस अक्ष सैन्य घेऊन वगैरे त्याच वेळेला तू, तू कालयवन आला तीन कोटी मिलेंश सैन्य घेऊन तो मथुरावर आलेला होता भगवंतांनी विचार केला म्हणाले हे युद्ध होत आहेत म्हणाले प्र... प्रजाजनांचे हाल होत आहेत त्यापेक्षा म्हणाले द्वारे नगरी वसवावी वसवावी समुद्रामध्ये तिथे सगळ्यांना ठेवावं एका रात्रीमध्ये द्वारका नगरी बसवलेली आहे सगळ्या मथुरेतल्या लोकांना तिथं ठेवलेलं आहे बलरामानं त्या नगरीच्या रक्षणासाठी ठेवलं आणि कालयवनाचं पारिपत्य करण्यासाठी म्हणून भगवान बाहेर पडलेले परंतु आता युद्ध करायचं नाही असं ठरवलं त्यांनी आणि केलं काय तर कालयवनासमोर त्यांनी पळ काढला त्याला वाटलं की हा आपल्याला बघून घाबरला भगवान पुढं पळतायत हा मागं लागलेला आहे भगवान पळतायत जरा जवळ येत जरा लांब जात जरा असं झुलवत झुलवत गुलवत गुलवत त्याला नेलं आणि त्याचं आपल्याकडे लक्ष आहे असं बघितलं आणि तिथे असलेल्या एका गुहेमध्ये आत भगवान गुहेत आत शिरल्यानंतर ह्यानं मनाशी विचार केला आता हा सापडला म्हटले बाटलीच्या तोंडातून आत गेल्यावर पलीकडचं तोंड बंद आता काय करणं सापडला असं वाटलं त्याला भगवान आत गेले खोल खोल खोल गुहा होती आत गेले तर तिथं एक पुरुष झोपलेला होता भगवंताने आपल्या अंगावरचा शेला काढला तो त्या त्याच्या निजलेल्या पुरुषाच्या अंगावर टाकला आणि असे बाजूला मंद प्रकाश होता मंद अंधकार अशा त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले हा जो काल जेवण त्या गुहेमध्ये आला त्यानं भगवंताचा शेला बघितला अरे म्हणालाय ही तरी येऊन झोपल्याचं सौन काय म्हणाला आणि असं म्हणून त्यानं त्या निजलेल्या पुरुषाच्या कमरेमध्ये लात घातली कामकानं तो निजलेला पुरुष जागा झाला आपल्याला लाच कुणी मारली ती असं बघितलं हा कालयवन उभा पेटला बस तो कालयवन पेटलेला असताना त्या उजेडामध्ये भगवंतानी या पुरुषाला दर्शन दिलेला आहे हा जो पुरुष होता तो मुचकुंद होता मांडा त्याचा मुलगा त्यानं देवदत्त्यांच्या युद्धामध्ये देवांना मदत करून जय मिळवून दिला तर ते म्हणाले तुला काय पाहिजे काय नाही म्हणाल जरा आता दमलोय झोपणार आहे म्हणाला मी फक्त मला एवढाच वर द्या माझी झोप मोडणारा माझ्या नजरेला जर पडला तर जवळ मेला पाहिजे तथा असतो त्याचा उपयोग करून या कालयवनाचा काटा काढला कालयवन मेला तवर भगवंताच्या अपेक्षेप्रमाणे हा जरासंध परत आलाच घेऊ अठराव्या खेपेला परंतु भगवंताने विचार केला म्हणाले आता आ, युद्ध नाही करायचं मग काय करायचं हे पळून जाणं प्रकरण बरं म्हणाले हो कायवनासमोर जसं पळून गेले तसं भगवान जरासंध्यासमोर पळून गेले आणि पळत गेले गेले एका प्रवर्ष नाव परम पर्वतावर चढले जरासंधानं सगळ्या पर्वताला वेढा दिला ससैन्य वेढा दिलाय शोधलं शोधलं शोधलं शोधलं रामकृष्ण काय सापडले नाही मग आता काय करायचं मग त्यानं अख्खा पर्वत पेटवून दिला जळून भस्म झाला आणि त्यामध्ये हे रामकृष्ण जळून मेले अशी सोयीस्कर समजूत करून घेतली त्यानं आणि तो निघून गेला परंतु त्याला ठेवू नये भगवान वर केव्हा चढले ते आणि पलीकडून उतरून द्वारकेत केव्हा गेले ते याला पत्ता नाही असो म्हणतात राजा मी तुला आता भगवंताच्या पहिल्या विवाहाचं वृत्त सांगतो राजा भीष्मकर त्याला पाच पुत्र होते रुक्मी रुक्मरथ रुक्मबाहू रुक्मिशाली रुक्मकेश असे पाच पुत्र होते आणि साहूविक कन्या रुक्मिणी एकनाथ महाराजांनी वर्णन केले, म्हणाले पाचही विषयांच्या शेवटी सद्बुद्धी उपजे गोमती तशी ही रुक्मिणी जन्माला आलेली होती पाचही विषयांच्या शेवटी सद्बुद्धी उपजे गोमटी ही रुक्मिणी मोठी झालेली आहे उपवय झालेली आहे आणि हा जो रुक्मिणी होता त्यानं तिचा विवाह शिशुपाराशी ठरवलेला आहे लक्षात घ्या भीष्मक जरी राजा असला तरी तो आता नामधारी राजा होता ऍक्टिंग राजा हा रुक्मीच होता त्यानं रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवलेला हो नारद महर्षींच्या मुखातनं भगवंताचे गुण रुक्मिणीनं ऐकले ते आणि मनाशी पक्का निश्चय केलेला होता की जर वरायचं असेल तर या षडगुणाश्वर संपन्न परमात्म्यालाच वरायचं बस झाड तिच्या विवाहाचा ठरवलेल्या विवाहाचा जसा दिवस जवळ जवळ यायला लागला तशी ती अस्वस्थ झालेली आहे आता आपल्या मनातला विचार भगवंताला कळणार कसा तिला कोडं पडलेला महाराज काय करावं काय करावं विचार करते महाराज जसा जसा दिवस यायला जवळ यायला लागला त्यावेळेला आणखी अस्वस्थ झाले तिने शेवटी केलं काय तर सरळ एक भगवंताला पत्र लिहिलं धीटपणे पत्र लिहिले आवडी व्यास भगवंता पत्र लिख भागवतकरा ने पत्र भागवता उद्भृत के बर का श्रुवा गुणान भुवन सुंदर शृणवता निर्वीश्य कर्णविवैर्हरतोंगतापशांद दृशिमता निखिलाव्युता विशती चित्तमप्रप्मे काकुंद महती कुलशील विद्या वयो द्रविणधामधरामतुल्य कुलवती नवणीत कन्या काले नृसिंह नरलोकमनोभिरामंत ज्या क्षणापासून मी तुझे गुण ऐकले ना ज्या वेळेला तुझे गुण माझ्या कर्णरंध आत शिरले ना तेव्हापासून मी तुझ्यावर अक्षरशः निर्लज्जपणानं आसक्त झालेली आहे म्हणते बस श्रुत्वा गुणांभुवन सुंदर शरणांते निर्विश्य करण विवर हरतोंगताप रूपन दृश्य अखिलार्थ लाभन तोयता विशदि चित्तम अपत्रपम मे मी निर्लज्जपणानं तुझ्यावर आसक्त झालेली आहे म्हणते का तुरा मुकुंद महती कुल शील रूप विद्या वय सगळ्या बाबतीमध्ये तुझ्या तोडीला तोड असणारी कोणती शहाणी मुलगी तुला वरावास असं तिला वाटणार नाही सांगणार भगवंता मी जर काही पूर्व पूर्वी कर्म केला असेल तर तू माझा स्वीकार करशील तुला असं वाटेल तू म्हणशील काय की अगं तू राजगन्या राजकन्या म्हणजे काय तू अगदी किती सेक्युरिटी दिला, हा झेड प्लस प्लस काय म्हणतात तर असली तू अगदी अशी अंतफोरामध्ये असणार तुझी माझी गाठ कशी पडणार असं तू म्हणशील भगवंता परंतु आमच्याकडे एक अशी पद्धत आहे विवाह दिवसी ती जी वधु तिन आम गावा अंबिके मंदिर है तिथि पूजा कराया जाए भगवंता माला जाव लगे तू हि संधि साध हो तिन भगवंता अपने अपने पड़ून न्याय मना कि अपनी गाठ वहाँ की बाहर केवरा पड़न यार्ग दाखला ही तिने दिल्ली भगवंता तू जर मधे स्वीकार के नहीं मैं घई नहीं अभी तुझी शेकड़ो जन्म पहा तैयार हैतरी जन्मा चाहिए कृपाणुटी जे पत्र है तराकरण एक काव्य नारायण शास्त्री कुडके हा नारायण आपली सकाळी संविता वाचणारे शास्त्री कुडकेशास्त्री आहेत ना तर त्यांनी त्याचं मराठीकरणाचं एक पद्य केलेलं आहे एक मला वाटतं तीन चार कडवी आहेत थोडं तेवढं म्हणायचं आणि पुढे जायचं हा विनती करीते नाथ मुरारी विनती नाथ मुरारी त्रिभुवन सुंदर कृष्ण मुरारी त्रिभुवन सुंदर कृष्ण मुरारी मोर मुकुट पिताधारी विनती करी नाथ जन्म जन्मी का ध्यास लगला ग्रहता ध्यास असे अक्षीला श्वास श्वास विश्वासिती मजला श्वास श्वास विश्वास ती मजला खचितची येतील कृष्ण मुरारी विनती करीते नाथ मुरारी चैत्य माघदांचे बळ जाणून स्वीकारामज दुष्ट मर्दुनी सतत प्रतीक्षा अश्रूलोचनी सतत प्रतीक्षा अश्रूलोचनी स्वागत करण्या अधीरातरी विनती करीते नाथ मुरारी पूर्वदिन कुलदेवी पूजन कुलाचार अमुचार श्री दर्शन संकेता अनुलक्षुण उचित चीकरण कृष्ण मुरारी विनती करी नाथ मुरारी आर्य म्हणू की अंतर्यामी आर्य म्हणू की अंतर्यामी तन मन धन प्राणांचे स्वामी मये ती तरी मग प्राणत्यागुनी नयत तरी मग प्राण त्यागुनी कजी न जन्म शतवरी करी प्रतीक्षा जन्म शतवरी विनती करीते नाथ मुरारी त्रिभुवन सुंदर कृष्णमुरा त्रिभुवन सुंदर कृष्ण मुरारी मुुट धारी विनती करीते नाथ मोरा गोपाल कृष्ण भगवान की जय पत्रद्वारे रुक्मिणीनं आपला अंतरंग भगवंतासमोर खुलं केलंय महाराज आणि केले काय हे पत्र सुदानदेवांच्या ताब्यात दिलेलं आहे सुदान सुदैव ब्राह्मणांच्या ताब्यात विश्वासातले होते सुदैव ब्राह्मण त्यांनी ते घेतलेलं आहे आणि द्वारकेला गेलेले भगवंताच्या हातामध्ये पत्र ठेवलेलं आहे भगवंताने वाचलं पत्र ताबडतोब दारुकाला रथ जोडायला सांगितलाय कुणालाही बोलले नाहीत सुदैव ब्राह्मणानं रथामध्ये घेतले आणि झपाट्यानं तिथून द्वारकेसनं रथ मारला कुंडिनीपुरामध्ये एका रात्रीमध्ये भगवान कुंडिनीपुरात आले बरं का द्वारकेपासून लक्षात घ्या इतक्या झपाट्यानं का तर तिथं तो विवाहाचा आदला दिवस येऊन ठेपलेला होता महाराज बलरामदादा विचार करतायत हा काही न बोलता एवढ्या गडबडीने ज्या अर्थी गेलाय त्या अर्थी काहीतरी भानगडीचं काम असलं पाहिजे म्हणाले हो म्हणून भगवान जसं गेले तसं चतुरंग सैन्य बरोबर घेतलेला आहे बलरामदानी आणि बलरामदा भगवंताच्या मागोमाग आलेले आहेत आणि मग तो तिच्या ठरलेल्या विवाहाचा आदला दिवस जरासंधाधिकार राजे शिशुपाल तो वगैरे सगळे हे वराडी जमलेले ही रुक्मिणी आदल्या दिवशी अंबिकेची पूजा करण्यासाठी म्हणून वाड्यातून बाहेर पडली आहे महाराज कडे कोट सुरक्षा व्यवस्था आहे महाराज गेली मंदिरामध्ये गेलेली आहे अंबिकेची पूजा केलेली आहे नमस्कार केला मनाशी प्रार्थना करते आहे भगवंताची आपली गाठ पडावी भगवंताचा न आपला स्वीकार करावा याबद्दल अशी ती बघते तो सुदैव दर्शन दिलं इतके दिवस अजून सुदैव ब्राह्मण आले नव्हते दिसले पण मी सांगतो काय की तिला ते, विचारायचं कारण पडलं नाही का तर काम फत्ते केलं की माणसाचा चेहराच बोलतो मला त्यांनी नजरेनं सांगितलं भगवान आलेत आलेत म्हटल्यानंतर तिला आनंद झाला तिला मनात असं आलं की ह्या अवता ब्राह्मणाला काय द्यावं काय द्यायचं मी आपल्याला सांगतो ही रुक्मिणी म्हणजे साक्षात लक्ष्मी या लक्ष्मीला त्या सूर्यब्राह्मणाच्या पायावर डोकं ठेवलं आता काय द्यायचं राहिलं मंदिरातून बाहेर पडली ही गंभीरपणानं पावलं टाकत निघालेले अशा अंतराअंतरावर सैनिक उभे आहेत महाराज लक्षात घ्या अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था त्यातनं ती निघाली आहे पण सांगतो आपल्याला कोणाला काय होतं हे कळायच्या आत भगवंतानी मधे रथ घेतला रुक्मिणीला हात देऊन आपल्या रथावर घेतली आणि द्वारकेच्या दिशेने रथ मारला महाराज बस कुणाला कळलं नाही काय झालंय ते रथ घेऊन भगवान गेले मग हे शिशुपाल जरासंध वगैरे सगळे झाले जागे झाले त्या जा रुक्मिणीला भगवंताने पळवून नेलं म्हटल्यावर त्या शिशुपालाचा चेहरा पडला महाराज आता काय करायचं आणि मग हे सगळे भगवंताच्या मागावर निघाले ससैन्य निघाले पण बलरामदादा होते ते काय ससैन्य तेही आलेले होते यांचं युद्ध झालेलं आहे आणि बलरामदानी या सगळ्या शिशुपाल शयाल व जरासंद ह्या सगळ्यांना पराभव करून रणागणातनं अक्षरशः पळवून लावलेला आहे बस तिचा भाऊ हो जो रुक्मिण होता त्यानं प्रतिज्ञा केली म्हणाला रुक्मिणीला परत प्रतिज्ञा केली म्हणाला रुक्मिणीला परत आणि तरच नगरीमध्ये पाऊल ठेवीन म्हणाला नाही येणार नाही परत त्यानं आपल्या सारथ्याला सांगितलं घे म्हणाला कृष्णाच्या रथाजवळ रथ त्यानं रथ जवळ घेतला परंतु भगवंता रुक्मिणी आणि आपल्या रथाच्या ध्वजस्तंभाला बांधून घातला त्याला रुक्मिणी रथाच रथातच आहे तिथं पण थरथर थरथर कापायला लागली आता आपला भू काय जगत नाही असं तिला वाटलं म्हणून तिनं भगवंताला रुक्मीला जीवदान देण्याबद्दलची जी प्रार्थना केलेली आहे शेवटी भगवंतानी त्याच्या मस्तकाचे पाच पाठ काढले आणि त्याला हकलून लावला बस त्या रुक्मीनं आपली प्रतिज्ञा पूर्ण केली पण पर रुक्मिणीला परत आणून केली नाही तर त्यानं केलं काय तर त्यानं परत कुंडिनपुरामध्ये पाऊल ठेवलं नाही तर त्यानं स्वतःला राहण्यासाठी भोजकट नावाची दुसरी नगरी वसवली आणि तिथं राहायला लागला ले ले हा व्युआ, व्युआ का यानंतर मग पुढे भागवतकरांनी वर्णन केलेलं आहे तिच्या उदरी प्रद्युम्नाचा जन्म झालेला आहे हा प्रद्युम्न म्हणजे साक्षात कामदेव शंभरा सुराचा वध कामदेवाच्या हातून होणार म्हणून त्याला ठोक होतं तर नारदाने त्या शंभर सुराला सांगितलं की हा प्रद्युम्न म्हणजे काम देव आहे म्हणून त्यानं गुप्त रूपानं येऊनिकाग्रहात प्रद्युम्नाला उचलला आणि ठार मारण्याच्या उद्देशानं समुद्रामध्ये फेकून दिला योगायोग असा की त्या बालकाला एका माश्याने गेळलं तो मासा एका कोळ्याला सापडला तो मासा त्यानं शंभरा भेट दिला ही त्या कामदेवाची जी स्त्री होती रती ती तिची आणि कामदेवाची आता भेट झालेली नव्हती ज्या वेळेला भगवान शंकरणी कामदेवाला जाळून टाकला तेव्हापासून तो अशारीरी होता मग तिनं मनाशी विचार केला ज्या अर्थी शंभरासुराचा कामदेवाच्या आतनं वध आहे त्या अर्थी शंभरासुराच्या आसपास आपण राहिलो तर आपली कामदेवाची कधी ना कधी गाठ पडेल म्हणून ती शंभरासुराच्या पाकग्रहामध्ये वेष पालटून तिथं राहिलेली होती तिच्या ता ताब्यात हा मासा मिळाला तिनं चिरला बघ ती ते बालक तिचं त्यानं पोषण केलं मोठा झाला नारदाने सांगितलं की हाच काम देवाय म्हणून तिनं आणखी काळजी त्याची घेऊन पोषण केलेलं आहे त्याचं तो जसा मोठा झाला तसं एक दिवस तिच्या दृष्टीमध्ये फरक पडलेला आहे महाराज आणि ती त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघायला लागली तो म्हणतो माते अगं तू आज माझ्याकडे असं वेगळ्या दृष्टीनं काय पाहती असतो ती म्हणते माते वगैरे काय नाही मी तुझी साक्षात धर्मपत्नी आहे म्हणाली एरती तू त्याचा वध कर आणि मग तू आणि मी द्वारकेमध्ये जुया तिने त्याला महामाया शिकवलेली हो आहे शंभरासुराचा वध केलेला आहे यानंतर हा प्रद्युम्न सपत्नी द्वारकेमध्ये द्वार आलेला द्वार आहे असो पुढे सांगतात सतराजी नावाचा एक यादव होता त्याच्याजवळ एक सूर्यनारायण ना दिलेला मणी होता त्याचं नाव समंतक हा जो मणी होता तो रो, रोज आठ भार सुवर्ण व्यायचा रोज आठ भार सुवर्ण आठ भार सुवर्ण म्हणजे किती सांगतो बरं का आठ भार याचा अर्थ चौसष्ट मण बर का सोनं द्यायचा तुम्ही म्हणाल की घेडम नसतील देडम नसतील तुम्हाला हे कोष्ट काय ठेवू <laughs> नाही ते काय आहे प्रवचन करणाऱ्याला अशी कुठली तरी माहिती गोळा करून ठेवायला लागते त्या सूर्य अंक कल्याण मासिकाचा निघालता त्यामध्ये वाचताना ते हे पोष्टक होतं म्हणून त्यातनं आपलं टिपून ठेवलं ते हो रोज चौसष्ट मण सोनं यायचा तो हा मणी एकदा त्या सत सतराजिताचा भाऊ एक प्रसेन होता त्यांना तो गळ्यात घातला आणि शिकारीला गेला ह्या मण्याबद्दल सतराजिताजवळ भगवंतांनी याचना केलेली होती का तर ते म्हणाले अरे राजाला खरी म्हणजे धनाची आवश्यकता असते रोज चौसष्ट म्हणून सोनं राजाला पाहिजे तेव्हा हा मणी तू उब्रसिंग महाराजांच्या कोशात देतोस का बघ छे छे म्हणाला त्याला भगवंताच्या शब्दापेक्षा त्या सोन्याची किंमत जास्त वाटली महाराज त्यानं साफ नाही म्हणून सांगितलं भगवंतानी तो विषय सोडून गेला हा त्याचा भाऊ जो प्रसेन गळ्यामध्ये मणी घालून शिकारीला गेलेला होता तो गेला गेला आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले परत आला नाही हा सतराजी तो हळूहळू बोलायला लागला माझ्या भावाच मण्याच्या लोभानं कृष्णानं काहीतरी बर वाईट केलं झालं भगवंतावर निष्कारण आळ आला भगवंतानी द्वारकेतली काही प्रतिष्ठित लोक बरोबर घेतलेले आहेत आणि शोधायला सुरुवात केली शोधता शोधता शोधता हा प्रसेन एका ठिकाणी मरून पडलेला दिसला तिथलं काय मणी नव्हता पण तिथनं पुढं सिंहाची पावलं गेलेली होती सिंहानं त्याला मारला होता पुढं जाऊन बघता तो, तो सिन सिंह मरून पडलेला होता तिथेही मणी नव्हता मग पुढं असोलाची पावलं गेलेली दिसली मग त्या पावलांच्या अनुरोधानं शोध करता करता ती पावलं एका गुहेमध्ये गेलेली होती बरोबरच्या लोकांना खोल गोहा होती खूप आत निबिड अंधकार होता भगवंतानी बरोबरच्या लोकांना बाहेर थांबायला सांगितलं आणि मी एकटा आत जाऊन येतो म्हणाले गेले गेले आत खोल खोल खोल खोल तर आत एका पाळण्यावर लहान मुल पाळण्यात और खेळणं बांधतात का नाही वरती तसा हा सेमंत मणी बांधलेला होता तिथं तिथं जाऊन त्याने भगवंताने तो मण्याला हात घातला इतक्यात तिथं असलेली त्या बाळाच्या संरक्षणासाठी असलेली ती दही ओरडली आणि त्यावेळेला त्या ठिकाणी एक प्रचंड अस्वल आलं महाराज त्या अस्वलाचं आणि भगवंताचं अठ्ठावीस दिवस पर्यंत द्वंद्व युद्ध त्या आत गुहेत झालेला आहे बाहेरचे लोक वाट बघून दमले शेवटी हा भगवान काही येत नाही हे बघून परत गेले येत द्वारके मे सगान अ धास्ती पड़ी है हा भगवान आता के है। तो है। आ, का हो भगवान सुरक्षितपण प्रवा परत दुर्गा देवी की आराधना लोकान सुरू के है अठावी दिवस पर्यत य युद्ध जिले अस्वल जे होते साधसुद्ध अस्वल न होते महाराज रामावतारी रामचंद्री कार्या जान मदद के लिए साक्षात जाभवन होते मना विचार करता है अरे अट्ठावी दिवस मैं बरबर युद्ध करना है साक्षात प्रभु रामचंद्रच् पाजे पयाव डोक महाराज भगवंतानी जांबवंताना आलिंगन दिलेलं आहे त्यानंतर जांबवंताने तो मणी आणि आपली कन्या जांबवती भगवंताला अर्पण केलेली आहे भगवान आले तो मणी घेऊन आले आणि जांबवती हे भगवंताचं दुसरं कुटुंब बर का हा तो मणी त्या सतराजिताला दिलेला आहे तो म्हणतो हा म्हणजे आता तुमच्याकडेच राहू दे नको म्हणाले ते तुमच्याजवळच राहू दे याच्या मनामध्ये असं आलं की आपण निष्कारण भगवंतावर आळ घेतला मग त्याच्या परिमार्जनासाठी म्हणून त्यानं आपली कन्या सत्यभामा भगवंताला अर्पण केलेली आहे हे भगवंताचं तिसरं कुटुंब पांडव लाक्षाग्रहामध्ये जळून दग्ध झाले अशी बातमी पसरली वस्तुस्थिती भगवंताला ठाऊक होती परंतु एक लोकोपचार म्हणून भगवान हस्तिनापुराला गेलेले आहेत इकडं झालं काय की तधर्मा नावाचा एक यादव त्याला अक्रूर आणि कृतवर्मा यांनी अंगावर सोडलं कोणाच्या सतराजिताच्या अरे भाऊ म्हणाले सतराजितानं सांगितलं तर की सत्यभामा तुला देतो आणि कृष्णाला दिली की रे म्हणाले तू जरा कमी डोक्याचाच होता त्याने केलं काय हा सतराजित झोपलेला असताना त्याच मस्तक धडा वेगळं केलं बस सत्यभाम्याला शोक झालेला आहे तिनं आपल्या पित्याचं प्रेत तेलामध्ये ठेवलं आणि हा वृत्तांत सांगायला ती हस्तिनापुराली गेलेली आहे भगवंतांनी ते ऐकलं आणि या शतधंद्याचं पारिपत्य करायचं ठरवलं भगवान त्याच्या मागं लागलेले आहेत ह्या शतधनव्याने काय केलं कृष्ण आपल्या मागावर लागणार आता म्हटल्यानंतर तो मदत मागायसाठी अक्रूर आणि कृतवर्माच्याकडे गेला परंतु त्यांनी सांगितलं अरे म्हणाले सातव्या वर्षी वयाच्या गोवर्धन पर्वत उचलणारा आणि जरासंधासारख्याला अठरा वेळेला पराभूत करणारा जो गोपालकृष्ण त्याच्याविरुद्ध आम्ही तुला काय मदत करू शकत नाही म्हणून मग त्यानं तो मणी अक्रूराकडे दिला आणि तो पाळ लागला भगवान त्याच्या मागं लागलेले त्याला असा गाठला गाठला गाठला कुठं मिथिला नगरीच्या जवळ गेलेत भगवान आणि बलराम दोघं जण तिथं त्याला पकडला त्याचं मस्तक धडा वेगळं केलं बघितलं त्याच्याजवळ मणी नाही भगवान म्हणतात बलरामदा भाऊ मणी नाही किंवा हो याच्याजवळ बलरामदा म्हणाले आता असं कर म्हणाले तुम्ही मणी जरा शोधायचं काम तूच कर मी आता जवळ इथं आलोच आहे कुठं मिथिला नगरीजवळ तेव्हा जनकराजा माझा मित्र आहे मी त्याच्याकडे काही दिवस जातो असं म्हणून बलरामदादा तिकडे दा गेले आणि काही दिवस तिथं राहिलेले आहेत तर या काळामध्ये दुर्योधनानं बलरामदाच्याकडनं गदायुद्ध शिकून घेतलेला आहे अक्रूराच्या हातामध्ये हा मणी पडलेला होता तर त्यानं मणी पडल्यानंतर थेट थे थे काशी गाठली आणि अक्षरशः आपण व्यवहारात म्हणतो बघा सोन्याची कौल सोन्याचा धूर असा अक्षरशः रोज चौसष्ट म्हणून सोनं आहे महाराज काय कमी होतं असा अपार दानधर्म त्याने केला दानपती अशी त्याला पदवी मिळाली महाराज भगवान विचार करतात उगीच मिळते काय म्हणाली पदवी मणी याच्याजवळ असला पाहिजे त्याला बोलवला आणि भर सभे भर सभेमध्ये त्याच्याकडनं मणी आपल्याकडे असल्याचं वधवून घेतलं पुढं लाक्षागृहात दग्ध झालेले पांडव हे द्रुपदाच्या दरबारामध्ये प्रगट झाले तिथं दिसले म्हटल्यानंतर भगवान पुन्हा त्यांना भेटण्यासाठी इंद्रप्रस्थाला गेलेले आहेत आणि चार महिने तिथे मुक्काम केलेला आहे भगवान आणि अर्जुन एकदा मृगयासाठी गेलेले असताना यमुनीच्या तीरावर त्या ठिकाणी एक तेजस्वी कन्या तपश्चर्या करत असलेली दिसली भगवंतांनी सांगितलं जा म्हणाली जरा अर्जुनाला चौकशी करून ये अर्जुनानं जाऊन चौकशी केली तर तिने सांगितलं की मी सूर्यकन्या कालिंदी माझं नाव आणि भगवान श्रीकृष्ण मला पती मिळावं म्हणून मी तपश्चर्या करते भगवंतांनी तिचा स्वीकार केलेला आहे त्यानंतर अवंतीचे राजे विंद आणि अनुविंद यांची बहीण हिचा जसा रुक्मिणीचं हरण केलं तसाच तिचं तिच्या इच्छेनुसार तिचंही अपहरण करून तिच्याशी विवाह केलेल्या भगवंतानी त्यानंतर नगनजीत नावाचा राजा त्याची मुलगी तिचं नाव नागनजीती म्हणायचं किंवा सत्या हे नाव तर तिच्या विवाहासाठी तिच्या पित्यानं असा फोन जाहीर केलेला होता की त्याच्याजवळ सात बैल होते उन्वत्त बैल होते तर म्हणाला की या सातही बैलांना एकसमयावच्छेदे करून जो व्यसन घाले त्याला माझी कन्या मी देणार आहे बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेले होते परंतु काय जमलं नाही भगवान गेले नंदजित राजाकडे भगवान येतात म्हटल्यानंतर हा सामोरा गेला वेशीवर भगवंताची पूजा केली आणि काय सेवा करू म्हणून विचारलं त्यानं भगवान म्हणाले सेवा वगैरे काय नको तुझी कन्या आम्हाला दे तो म्हणाला की भगवंता अरे तुझ्यासारखा जावं मिळाला तर कुणाला आनंद होणार नाही फक्त मी शब्दात अडकलोय कुणाला की मी असा पण जाहीर केलेला आहे की माझ्याजवळचे सात उन्मत्त बैल आहेत त्याने एक समयावच्छेदे करून जो व्यसन घाडेल त्याला माझी कन्या मी देणार आहे भगवत्कार संगत भगवंता ने सत पृथक रूप घर सत्य स्वीकार भद्रा लक्ष्मण अशा अष्टनाइक विवाह भगवतकार थोड़ाशा तपशिलान संगितर भौमासुरा च आख्यान संगित है हा भौमासूर जो होता अपने अंतपुरा मध्य त्रैलोक्यात सोला हजार एकशे कुमारिका सौंदर्यवती सगळ्या आणून ठेवलेल्या होत्या त्याच्या नगरीवर भगवंतांनी स्वारी केलेली आहे त्याची नगरी म्हणजे प्राग ज्योतिष सध्याचा आसाम अत्यंत दुर्गम भाग त्याला युद्धाचं आव्हान दिलेलं आहे आणि त्याचा वध केलेला आहे त्यानंतर त्याच्या अंतपुरामध्ये जसे त्यावेळेला ह्या सोळा कन्या त्यांच्या दृष्टीला पडलेल्या आहेत भगवंतांनी सोळा हजार एकशे पृथक रूप घेतलेली आहेत आणि या कन्यांच्याशी भगवंताने एकदम विवाह केलेला आहे अशा रीतीनं सोळा हजार एकशे आठ विवाह भागवतकारांनी सांगितले आहेत यानंतर पुढचा प्रसंग वर्णन केलेला आहे म्हणाले की एकदा भगवान आणि रुक्मिणी असे एकांतात बसलेले असताना भगवंताने बोलायला सुरुवात केली अगं रुक्मिणी म्हणाले अग तुला यशसंपन्न उदार रूपसंपन्न बलिष्ठ धनाढ्य असे शिशुपालासारखे अनेक राजे वरायला तयार असताना तू मला कसं काय वरलस अगं आम्ही यादव म्हणजे काय राज्यहीन नंतर जरासंधाच्या भयानं समुद्रात लपून बसलेले आणि नेहमी गरीब लोकांच्या संगतीत आम्ही असणारी माणसं म्हणाली दरीदरी लोकांच्या संगतीत असणारी माणसं तू मला काय कसं काय वरलस अर्थात असं आहे म्हणाले माणसाच्यातनं चूक होत नाही असं नाही पण शहाणा तुम्हाला म्हणायचं की जो झालेली चूक सुधारतो त्याला शहाणा म्हणायचं तेव्हा तुला जर तुझी चूक सुधारायची असेल तर आम्ही तुला सोड चिठ्ठी द्यायला तयार आहोत अनपेक्षित भीक्ष, अन अनपेक्षितपणाने हे भगवान बोलतात बरं का, का भगवंताने असं बोलणं केलं तर तिच्या मनामध्ये असा गर्व निर्माण झालेला होता महाराज गर्भ तिच्या मनिकी मी आवडते प्रभु नदे वियोग मला मनामध्ये गर्वाची भावना आहे म्हटल्यानंतर भगवंताने असं बोलणं केलं ते ऐकले शब्द महाराज घाम फुटला त्याला थरथर थरथर कापायला लागली आणि मंचागावर बसलेली बेशुद्ध होऊन खाली पडली भगवंताने तिच्या तोंडावर पाणीविणी शिंपडलं जरा तिला सावध केलं वारं घातलं आणि म्हणाले अगं मी तुला जे काय बोललो ते काय खरं समजू नकोस म्हणाले तू जरा रागावल्यावर कशी दिसते असे मला बघायचं होतं म्हणून मी बोललो म्हणाले भगवंताचा हेतू तिनं ओळखला आणि मग ती म्हणाली भगवंता मी तुला जे वरलं त्यामध्ये मी कुठंही चूक केलेली नाही म्हणाले तू म्हणालास की आम्ही नेहमी दरीदरी लोकांच्या संगतीत असणार अरे बरोबर आहे म्हणाले श्रीमंत हे बहुधावर का बहुधा श्रीमंत अस्तत ह त्यामुळं त्यानं तुझे आठवण होणं साहजिक शक्यच नाही गरीब लोकच तुझे आठवण काढणार ना आणि हे भगवंता म्हणाले अरे तुझ्या ब्रह्मसुखासमोर हे जे काय तू अगदी रू, रूपसंपन्न धनाढ्य उदार वगैरे काय राजे म्हणून सांगितलंच ना अरे यांच्या राज्यातली सुख तुझ्या ब्रह्मसुखासमोर तुच्छ आहेत म्हणाले बस मी जे तुला ते पूर्ण विचारांती वरलेलं आहे लक्षात ठेवली भगवान म्हणतात रुक्मिणी अगं तू पूर्ण विचारांती मला वरलंस हे ऐकून मी मला आनंद वाटला म्हणाले भागवतकार म्हणतात रुक्मिणीशी एकांतामध्ये जसा हा संवाद झाला तसा सोळा स्त्रियांच्याशी भगवंताचा संवाद व्हायचा काय गमत आहे म्हणे प्रत्येकीला असं वाटायचं बरं का प्रत्येकीला प्रत्य की सगळ्यात जास्त भगवंताचं प्रेम आपल्यावरच आहे बस असं पुढे सांगतात भागवतकर हा जो प्रद्युम्न होता या प्रद्युम्नाला त्या प्रद्युम्नाच्या गळा गळ्यामध्ये रुक्मीची मुलगी रुक्मवती हिनं स्वयंवराच्या वेळेला माळ घातली खरं म्हणजे हा रुक्मी जो आहे तो आणि भगवान यांचं वैर होतं परंतु रुक्मिणीच्या प्रेमाखातर त्यानं या विवाहाला संमती दिली आणि हा विवाह झाला या दोघांच्या पुढे अनिरुद्ध जन्माला आला हा अनिरुद्ध पुढे मोठा झाल्यावर आपल्या बहिणीच्या म्हणजे रुक्मिणीच्या प्रेमासाठी त्यानं आपली नात तिचं नाव रोचना ही रोचना अनिरुद्धाला अर्पण केलेली आहे ह्या विवाहासाठी कलिंगादि देशांचे राजे आलेले असताना त्याने रुक्मीच्या रुक्मीला भरीला घातला अरे तुला जर या यादवानं जिंकायचं असेल तर त्या बलरामला द्यूताला गौरव म्हणाले त्यांना काय खेळायला येत नाही त्याला काय खेळ म्हणाले आणि त्यानं बलरामाना द्यूता आव्हान दिलं आणि दोघ जण दूत खेळायला बसले शंभर मुद्रिकांचा पण लागला रुक्मिण जिंकला हजार मुद्रिकांचा लागला रुक्मिणी जिंकला दहा हजार मुद्रिकांचा पण लागला रुक्मिणी जिंकला काय आहे दूतच आहे ते लक्षात घ्या खेळायला बसलं म्हणजे मग ते असं आवरत नाही चढत जात पुढचे फोंड दोन लागले एक लागला एक लक्ष सुवर्णमुद्रिकांचा आणि त्याच्या पुढचा दहा कोटी सुवर्णमुद्रिकांचा फोंड लागला लक्षात घ्या पण हे शेवटचे दोन्ही डाव भगवंत बलरामाने जिंकले बरं का परंतु रुक्मी काय मान्य करेना तिथं आकाशवाणी झाली त्यांनी सांगितलं की हे शेवटचे दोन्ही डाव बलरामाने जिंकले तरीही त्यानं मान्य केलं नाही आणि तो भलतं बोलायला लागला बलरामानं तेव्हा त्याने हातातल्या ते लोहड दंडाच्या योगानं रुक्मीचा वध केला मारला केला बस भागवतकरांनी पुढे सांगितलं म्हणतात की वामनावतारी त्रिपाद भुगुनीचं दान ज्या बलिनं भगवंताच्या हातावर सोडलं तो जो बली होता त्याला शंभर पुत्र होते आणि त्यातला सगळ्यात मोठा जो होता त्याचं नाव बाण आणि हा शिवभक्तामध्ये पहिला नंबरवर का आपण परवा वैष्णवांच्यामध्ये पहिला नंबर ऐकला आपला लादाचा तसं शिवभक्तामध्ये याचा पहिला नंबर बाणरावणचंडी पहिलं नाव त्याचं आहे त्याला तर त्याला हजार हात होते त्यांना केलं काय एकदा तर भगवान शंकर तांडव नृत्य करत असताना हजार हजारी पाचशे वाद्य वाजवली महाराज बस शंकर प्रसन्न झालेले आहेत म्हणाले का